स्कंध चौथा अध्याय पाचवा इंद्रभयभीत होतो मुनी मुनिश्रेष्ठ व्यास जन्मे जयाला म्हणाले हे नृतश्रेष्ठा याविषयी कितीही सांगितले तरी उपयोग काय या संसारात धर्मनिष्ठ द्रोहबद्धी शिवाय असलेला क्वचितच सापडतो हे राजा धीराज हे सर्व चराचर विश्व कृतयुगात रागद्वेषाने व्याप्त झालेले होते तेव्हा सांप्रत कलियुगात सर्व प्राणी दूषित असतील यात नवल नाही हे राजा देवच द्रोहब बुद्धी मनात धरतात कपटाचरण करतात असे असताना मानव आणि तीर्घ योनीतील प्राणी यांच्यापासून निर्मल मनाची अपेक्षा कशी करावी जो द्रोह करतो त्याच्याशी द्रोहाने वागावे ही पद्धत सर्वत्रच आहे पण द्रोहापासून अलिप्त असलेल्या पुरुषाचा द्वेष करणे हेच निष्पणाचे लक्षण आहे कोणीही तापसी शांत असून जप आणि ध्यान याविषयी तत्पर राहिल्यास इंद्र त्याचा तपाला विघ्न उत्पन्न करतो आता यापेक्षा आणखी निव दुसरे कोणते उरले सज्जन लोकांच्या दृष्टीने सत्ययुगच नित्य असते दुर्जना कलियुगच असते मध्यम लोकांना कर्म जप तप याविषयी तत्पर असलेले द्वापर युगच असते कलियुगात सत्य धर्माने वागणारा एखादा असतो प्राय सर्व लोक त्या त्या युग धर्मानुसार वागणारे असतात हे राजा कोणत्याही युगामध्ये शुद्ध वासना हे धर्माच्या स्थितीचे कारण आहे ती मलिन असल्यास वासनांमुळे सर्वस्वाचा नाश होतो ब्रह्मदेवाच्या हृदयापासून सत्यनिष्ठ आणि वेदधर्मायी तत्पर असा धर्मनामाचा ब्राह्मण पुत्र झाला गृहस्थाश्रमाचे अवलंबन करणाऱ्या त्या महात्मा धर्ममुनीने दक्षाच्या दहा कन्यांशी विवाह केला हे राजा त्या सत्यश्रेष्ठ धर्माला हरी कृष्ण, नर आणि नारायण असे तीन पुत्र झाले त्यापैकी हरिकृष्ण नेहमी योगाभ्यास तत्पर होता नर नारायण उत्तम तपश्चर्या करीत असत ते सनातन मुनी हिमालय पर्वतावरील बद्रिकाश्रमात जाऊन तप करू लागले आणि तपस्व्यास श्रेष्ठता पावले गंगेच्या तीरावर परब्रम्माचा जप करीत करीत हरीचे अंश असलेले नरनारायण ऋषी त्याने तपामुळे सर्व जग संत तेव्हा ते, ते सहस्र इंद्र नरनारायणावर संतप्त झाला त्याने चिंताक्रांत होऊन मनामध्ये विचार केला आता काय करावे हे धर्मपुत्र ध्यानस्थ आहेत त्यांना उत्तम सिद्धी प्राप्त झालेली आहे आता हे माझे परमपत्त घेणार नाहीत ना तेव्हा हे त्यांच्या ठिकाणी उत्पन्न केलेले पाहिजेत असा विचार करून इंद्र प्रयत्नाला लागला श्रेष्ठ अशा ऐरावत हत्तीवर तो आरूढ झाला सत्वर तो गंधमादन पर्वतावर गेला तेथे तपाच्या योगाने तेजस्वी झालेले दोन सूर्यच असे ते नरनारायण इंद्राने पाहिले तेव्हा तो विचार करू लागला हे आता दुसरे ब्रह्मा विष्णु निर्माण करीत आहेत की काय खरोखर तप करून हे काय साधणार आहेत असा मनात विचार करून तो नरनारायणांना म्हणाला हे महाभाग्यशाली धर्मपुत्रांनो तुम्हाला काय साधायचं आहे हे आता सत्वर मला सांगा हे ऋषी हो मी तुमच्या तपामुळे संतुष्ट झालो आहे कोणताही दुर्घटना देण्यास तयार आहे अशा रीतीने त्या ऋषींसमोर उभार इंद्राने सांगितले असताही ते दोघेही मुनी तपात मग्न झाल्यामुळे काहीही बोलले नाहीत तेव्हा इंद्राने मायेने तेथेच लांडगे सिंह व्याघ्र पर्जन्य वादळे अग्नी इत्यादी निर्माण करून त्यांना भय उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला पण ते धर्मपुत्र नरनारायण भयाने क्षणभरही ढळले नाही ते पाहून चिंतायुक्त होऊन इंद्र स्वग्रही परतही मुनी वरप्राप्तीचा लोप धरून चढले नाहीत अग्नी वायू हिंस्रश्वापदे यापासूनही ते भयभीत झाले नाही त्यामुळे त्यांच्या तपाचा भंग करणे अशक्य होऊन इंद्र दुःखीत झाला तो स्वतःशी विचार करू लागला हे मुनी श्रेष्ठ नरनारायण महाविद्या आणि आदिशक्ती या देवीचे चिंतन करतात त्यामुळे त्यांना भय अथवा लोभ पद करू शकत नाही सर्वांचे कारण आणि स्वामी असलेल्या त्या पराशक्तीचे सामर्थ्य जाणण्यास कोण बरे समर्थ आहे देव दैत्य यांनी उत्पन्न केलेल्या सर्व मायांना तिचाच एकमेव आधार आहे अंतःकरण निर्दोष करून जे तिचे ध्यान करतात त्यांना भय कसे उत्पन्न होणार वाग बीज, काम बीज, माया बीज, ही ज्यांच्या मनात स्थिर आहेत त्यांना कोण बरे पीडा देऊ शकेल मायेने मोहित झाला होता त्याने वसंत आणि मदन यांना बोलावून तो त्यांना म्हणाला हे मदना वसंत रती आणि अप्सरा यांना घेऊन तू गंधमादन पर्वतावर जा बदरिकाश्रमात एकांत ठिकाणी नरनारायण हे ऋषी श्रेष्ठ तपशर्या करीत आहे हे मदना तू कामबाणाने त्यांचे चित्तकामातूर कर आणि माझे देवकार्य पूर्ण कर हे महाभाग्यशाली मदना मोहन उच्चाटन आणि कामबाण यांच्या योगाने तू त्या धर्मपुत्रांना वश करूंगे। घे कामबाणांच्या आघाताने देव दैत्य वानव यापैकी कोण बरे मोहित होणार नाही हे मदना ब्रह्मदेव मी गिरिजाना चंद्र अग्नि यांना सुद्धा मोह होतोच तेव्हा तुझ्या मदन बाणांच्या पराक्रमाने नरनारायण मुनी मोहित होणार नाहीत हे अशक्य आहे माझ्या आज्ञेने रंभा वगैरे वारांगणा तुझ्या सहाय्याला येतील एकटी रंभा तिलोत्तमा अथवा तू ही हे कार्य सहज करू शकाल मग तुम्ही सर्वजण एकाच वेळी गेलात तर माझे कार्य होण्यास संशय राहणार नाही म्हणून हे महाभाग्यवान मदना तू सत्वर हे कार्य कर तुला जे हवे असेल ते मी देईन या शांत तपस्व्यांना वरदान देऊन मी मोह पाडण्याचा प्रयत्न केला हिस्त्रापदे उत्पन्न करून भय दाखवण्याचाही प्रयत्न केला पण ते देहरक्षण तत्पर राहून स्वस्थानापासून च्यूच झाले नाही हे इंद्राचे भाषण ऐकून मदन म्हणाला हे देवेंद्रा मी तुझे कार्य पूर्ण करीन पण एक अडचण आहे ते जर विष्णू महेश्वर ब्रह्मदेव अथवा सूर्य यांचे ध्यान करीत असतील तर माझ्या स्वाधीन होतील पण कामराज नावाच्या महाबीजाचे दर ध्यान ते मनात करत असतील तर त्या देवी भक्ताला वश करण्यास समर्थ असा कोणीही नाही त्या महाशक्ती देवीचा जग जर त्यांनी केला असेल तर खरोखर ते तपस्वी माझ्या बाणाने वेधले जाणार नाहीत ते म्हणाला हे महाविचारी मदना तू कार्यसिद्धीसाठी आवश्यक असलेल्या सर्वांना बरोबर घेऊन जा माझे हे दुर्घट काम तू सिद्धीच नाही अशा प्रकारे इंद्राची आज्ञा घेऊन तो गंधवादन पर्वतावर गेला तेथे बद्रिकाश्रमात ते, बद्रिका ते नरनारायण मुनी तपश्चर्या करीत होते अध्याय पाचवा समाप्त